श्री गणेश आयन महा वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग चौथा नागरिक लोक केल्यानंतर राजाने पुन्हा मंत्र्यांच्या विचार विचारविनिमय केला आणि कोणत्या काळी कोणता निश्चय योग्य याचे ज्ञान असणाऱ्या राजाने निश्चय केला की के उद्या पुष्य नक्षत्र लागत आहे तेव्हा उद्याच आपला मुलगा कमलनेत्र राम याला युवराज म्हणजे राजा म्हणूनच अभिषेक व्हावा मग गुहाच्या आतल्या भागात प्रवेश करून गृहाच्या आतल्या भागात प्रवेश करून राजा दशरथाने सुताला बोलावणे पाठवून सांगितले रामाला पुन्हा इकडे घेऊन ये ती आज्ञा ग्रहण करून सुत पुन्हा रामाच्या भवनाकडे त्याला आज्ञा करता लगव येण्या गेला द्वारपालाने रामाला सुत परत आल्याचे सांगितले ते ऐकून रामाचे मन शंकेने ग्रस्त झाले लागलीच त्याने सुताला आत बोलावून म्हटले पुन्हा तू आलास ते कशा करतात ते सगळे सांग सुतुत्याने म्हणाला महाराज महाराज तुला भेटू इच्छित आहेत हे ऐकल्यानंतर तिकडे जायचे किंवा न जायचे ते तुझेच उठार हे सुतचे बोलणे ऐकून रामही चोरेने राजाची पुन्हा भेट घेण्याकरता राजभवनाकडे गेला तो आला हे ऐकताच दशरथ राजाने उत्तम आणि प्रिय बोलण्याकरता म्हणून त्याला घरात सांगितले श्रीमान रामाने पित्याच्या भवनात प्रवेश करतास। धुरून पित्याला पाहिले आणि हात जोडून त्याने त्याला प्रणिपात केला त्याला उठून राजाने त्याला आलिंगन दिले आणि आसनावर बसण्यास सांगून तो पुन्हा रामाला म्हणाला रामा मी आता वृद्ध झालोय मी यथेचे भोग भोगले अन्नोत्पादक शेकडो यज्ञ केले आहेत तसेच पुष्कर दक्षिणा देऊन देवतापूजनयुक्त यज्ञ केले आहेत मला हवे होते तसे आज पृथ्वी तलावर अनुपमासे अपत्य झाले ते म्हणजे तू हे पुरुष श्रेष्ठा मी दाने केले, होम केले अध्ययन केले वीरा मला हव्या असलेल्या सुखांचाही मी अनुभव घेतला देव ऋषी पितृ विप्र यांचे ऋण तसेच आत्म्याचे ऋण मी फेडले आता तुला अभिषेक करण्याबाजून दुसरे कसलेही कर्तव्य राहिले नाही म्हणून जे मी तुला आता सांगेन ते तू करावीस आज तू राजा व्हावीस अशी अमात्य सचिव ऋषी पुरोहित इत्यादींची इच्छा आहे म्हणून बाळा तुला युवराज म्हणून मी अभिषेक करेन तथापि रामा आजकाल मला अशुभ स्वप्ने पडतात झंझावात होऊन आकाशातून दिवसा प्रचंड आवाज करीत उडकापात होत आहे असे दिसते रामा सूर्य मंगळ राहू या दारुण ग्रहाने माझे जन्म नक्षत्र अगतिक करून टाकले आहे असे ज्योतिषी सांगतात बहुला, अशा प्रकारची निमित्त उत्पन्न झाली की राजा मृत्यू तरी पावतो किंवा घोर आपत्तीत सापडतो म्हणून रामा जोवर माझे चित्त बेभान बनलेले नाही तोवरच तू अभिषेक करून घे प्राण्यांची बुद्धी केव्हा फिरेल याचा नेम नाही आज चंद्राने पुष्याच्या पूर्वीच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश केला आहे उद्या पुष्य ठरलेला आहे असे ज्योतिषी सांगतात त्या पुष्य नक्षत्रावर अभिषेक करून माझे मन जणू मला हे परंत पा अभिषेक करणार म्हणून आतापासूनच तू ही रात्र स्वतःवर हो संयम ठेवून घेऊन दर्भ पसरून त्यावर झोपून काढावीस सुनबाईसह तू उपवास करावास आज तुझे जे मित्र असतील त्याने डोळ्यात तेल घालून सर्व बाजूनी तुझे रक्षण करावे अशा प्रकारच्या कार्यात विघ्ने फार येत असतात जोपर्यंत या नगरापासून भरत दूर पाठवला गेलाय तोपर्यंत माझ्या मताने तुझे अभिषेका करता योग्य काळ आहे तुझा बंधू भरतनाने वर्त, सज्जन आहे हे मान्य तो ज्येष्ठ बंधूच्या मनाप्रमाणे चालणारा धर्मात्मा कोमल मनाचा जितेंद्र आहे या शंका नाही पण काय सांगावे माणसाचे चित्त चंचल आहे मग ते धर्मनिष्ठ सज्जनाचे सुंदर चित्त का असे बोलून उद्या होणाऱ्या अभिषेकाचे थे मनात ठेवून जा अशी त्याने त्याला अनुज्ञा दिली आणि राम आपल्या पित्याचा निरोप घेऊन घरी परत गेला राजाच्या अभिषेकाविषयीची गे आज्ञा घेऊन आपल्या निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर लगेच तसाच तो बाहेर पडला आणि मातेच्या अंतपुराकडे गेला तेथे त्याला ते ते आपली आई रेशमी वस्त्र नेसून भक्तिस्त अंतकरणाने मौन धरून देवघरात स्त्रीची याचना करीत असलेली दिसली सुमित्रा आणि लक्ष्मण त्याच्या पूर्वीच तेथे आलेली होती आणि रामाच्या अभिषेकाचे प्रिय वार्ता ऐकून कौशल्याने सीतेलाही बोलावून आणले होते त्यावेळी सु, त्यावेळी सुद्धा कौशल्या डोळे मिटून बसली होती आणि तिच्या पाठीशी सुमित्रा सीता लक्ष्मण अशी होती पुष्य पुत्राला अभिषेक होणार हे ऐकून ती प्राणायामपूर्वक जनार्दन परमात्म्याचे ध्यान करण्यात मग्न झाले होते अशा संयमित होऊन बसलेले आपले माते पुढे राम गेला आणि तिला वंदन करून आनंदी करणारे पुढील उत्कृष्ट वचन बोला आई आई वडिलांनी माझी प्रजापालनाच्या कार्यावर नियुक्ती केली आहे आणि वडिलांची मला आज्ञा झालीय की उद्या तुझा अभिषेक होल्ड ही रात्र मी सीतेसह उपवास करून घालवायची आहे असे सांगितले ते सोडील मला बोलले आता उद्या होणाऱ्या अभिषेकाच्या दृष्टीने जे जे काही मंगलवेधी मी आणि वैदेहीने करायचे असतील ते आता आमच्याकडून करून घे चिरकाल ज्या गोष्टीची मनात इच्छा बाळगली होती ती गोष्ट होणार हे ऐकून कौशल्याचे डोळे आनंद आश्रूने डबडबले ती रामाला म्हणाली वत्सा रामा चिरंजीव तुझ्या वाटेवर बसलेले मारेकरी नष्ट झाले राजश्रीने युक्त होऊन तू माझ्या आणि सुमित्रेच्या ज्ञाती बांधवांना आनंद दे मला शुभ नक्षत्रावर तू मला झालेला आहेस त्यामुळेच आपल्या गुणाने तू पित्या दशरथाचे मन प्रसन्न करून घेतलेस कमल नेत्र दनार्दनावर विसंबून मी आतापर्यंत जो धीर धरला तो व्यर्थ गेला नाही बुरे। कारण मुदा ही इश्वाकूची राजश्री तुझ्याच आश्रयाला येत आहे आई अ पम हाथ जोड़ून वाकून उ हसर डोल्या पह्रन मिलाला लक्ष्मण मज्यास तू यह पृथ्वीच शासन करह मजा तू दुसरा अंतरत्मा चुजापुढ़ राजलक्ष्मी यही सौमित्रा तुला हवेल भोग और राज्यफल तू भोग मैं जीविता राज्य की इच्छा है ती तुजता है लक्ष्मणा बोलून आणि आईला वंदन करून व सीतेला घेऊन जाण्याची अनुज्ञा घेऊन तो स्वगृही गेला अयोध्याकांडाचा चौथा सर्ग समाप्त